अध्याय एकशे ब्याण्णवा वानप्रस्थाश्रम वर्णन भृगु म्हणतात वानप्रस्थाश्रमातील लोक ही मृग महिष वराह व्याघ्र इत्यादी श्वापदांनी युक्त असणाऱ्या निर्जन अशा अरण्यात तपश्चर्या करीत राहतात आणि धर्माच्या अनुरोधामुळे पवित्राशी तीर्थे व नदीप्रवाह याचवर संचार करीत असतात त्यांनी ग्राम्य वस्त्रांचा आहाराचा व उपभोग्य वस्तूंचा त्याग केलेला असतो ते अरण्यातील फळे मुळे औषधी व पत्रे यांचा परिमित नियमित व थक करून सोडणारा असा आहार करतात भूमी हेच त्यांचे आसन वालुका वाळूच्या वालु कणाने युक्त असलेली मृतिका अथवा जी पुष्कळखडे आहेत अशी वाळू हीच त्यांची शय्या होय ते वस्त्रांऐवजी काश दर्भ कृष्णाजिने अथवा वल्कले यांनीच आपले शरीर आच्छादित करतात मस्तक आणि शरीराचा कोणताही इतर भाग यावरील केश व श्मश्रू ते काढित नाही ते नियमित वेळी स्नान करतात बलिप्रदान आणि होम यांच्या अनुष्ठाच्या का, कालात ते केव्हाही अंतर पडून देत नाही समिधा गर्भ आणि पुष्पे आणणे व निवडून स्वच्छ करणे यातच ते विश्रांती घेतात त्यांच्या शरीराची त्वचा शीत उष्ण वृष्टी आणि वायू यांच्या अत्यंत संपर्काने भग्न होऊन गेलेली असते अनेक प्रकारच्या नियमांचे व्रतांचे अनुष्ठान केल्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्त आटून गेलेले असते व मांसही शुष्क होऊन गेलेले असते यामुळे ते केवळ अस्थिमात्र शेष होऊन राहिलेले असतात आणि इंद्रिय निग्रह असून केवळ सत्वगुणाच्याच जोरावर शरीर धारण करतात या आचरणांचा विधी ब्रह्मर्षींनी सांगितला आहे जो मनुष्य या विधींचे आचरण करतो तो अग्नीप्रमाणे आपले सर्व दोष दग्ध करून टाकतो व दुष्प्राप्य असेही लोक जिंकतो संन्यासाश्रम वर्णन आता चतुर्थाश्रमी लोकांचा सा आचार सांगावयाचा तो असा अग्नी धन स्त्री आणि इतरही परिवार यांचा त्याग करून व विषयाशक्तीविषयीचे प्रेम झुगारून देऊन हे सन्यास घेत असतात संन्याशांना मातीचे ढकूळ पाषाण आणि सोने यांची योग्यता सारखीच असते धर्म अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांवर त्यांची बुद्धी जडत नाही ते शत्रू मित्र आणि उदासीन या सर्वात सारख्याच दृष्टीने पाहतात स्थावर जरायुज अंडज स्वेदज उद्विज या प्राणीवर्गांचा ते क्रियेने वाणीने अथवा मनानेही द्वेष करीत नाही ते कुठेही कायमचे वास्तव्य न करता पर्वत वाळवंटे वृक्षमूल प्रदेश आणि देव या यामध्ये दे संचार करीत असून वास्तव्य करण्यासाठी शहरात अथवा खेड्यात जातात शहरात गेल्यास पराकाष्ठा पाच दिवस व खेड्यात गेल्यास एकच दिवस राहतात व प्राणयात्रेसाठी म्हणजे अन्नासाठी पवित्र कर्मे करणाऱ्या अशा ब्राह्मणांच्या घरी जातात तेथेही न मागता ते, ते पात्रात पडेल तेवढीच भिक्षा ग्रहण करून तिजवर निर्वाह करतात तसेच ते काम क्रोध गर्व लोभ मोह दैन्य दांभिकपणा परनिंदा अहंकार आणि हिंसा यापासून निवृत्त झालेले असतात याविषयी श्लोक या आहेत ते असे जो मुनीस सर्वभूतांना अभय देऊन संचार करतो त्याच्यापासून कोणत्याही भूताला म्हणजे प्राण्याला क्वचित देखील भय उत्पन्न होत नाही जो ब्राह्मण आपल्या शरीराचे ठिकाणीच अग्निहोत्रादी प्रतिष्ठापना करून सुखरूपी कुंडामध्ये शरीरस्थ अग्नीत भिक्षावृत्तीने मिळवलेल्या अन्नरूपी हवनाचा होम करतो त्याला अग्निचयन करणाऱ्या लोकास मिळणाऱ्या लोकांची प्राप्ती होते जो मनुष्य अंतःकरणात उत्कृष्ट प्रकारची इच्छा करून व विषयाशक्तीरूपी बंधनापासून बुद्धीला निवृत्त करून यथाविधी मोक्षधर्माचे आचरण करतो त्याला अत्यंत शांत आणि शून्य अशा अग्नीप्रमाणे देदिप्यमान असणाऱ्या ब्रह्मलोकी वास करावयास मिळतो अर्थात परमात्मस्वरूपी लीन व्हावयास सापडते भरद्ज म्हणतात हा जो या लोकाहून भिन्न असा परमात्मरूपी परलोक तो केवळ ऐकण्यात मात्र येतो त्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही तो लोक जाणण्याची माझी इच्छा आहे यास्तव आपण कृपा करून त्या संबंधाची माहिती सांगा भृगु म्हणतात आत्मसाक्षात्काराने स्थान असल्यामुळे आत्मसाक्षात्काराचे स्थान असल्यामुळे अत्यंत उत्कृष्ट रमणीयतादी सर्वगुणांनी संपन्न आणि अतिशय पुण्याच्या योगाने प्राप्त होणारे जे नासिकेच्या मुळाशी असलेले भ्रूमध्यरूपी स्थान तेथेच पापकर् संपर्क शून्य सत्य संकल्प आणि स्पृहणीय असा परमात्मरूपी परलोक वास्तव्य करीत असतो पापकर्मांचा संपर्क नासलेले सुचिरभूत अत्यंत निर्मल आणि लोभमोहांचा त्याग केलेले लोक ते थे गस को प्रकार की पीड़ा हो तो देश स्वर्गतुल्य अर्थात केवल सुखरूपी आन ठाई उत्कृष्ट अण है भ्रूमध्य प्रदेश समाधिकारी अविनाशी अत्मा दृष्टिगोचर होत वे त्या ऐश्वर्य प्रकट होते या परमांमरूपी लोका प्रविष्ट मनुष्याला व्याधि स्पर्श करू शकत नहीं दृष्टिने आत्म व्यतिरिक्त वस्तूच नसल्यामुळे स्त्रिया वगैरे बाह्य पदार्थाविषयींचा लोभ त्यास उत्पन्न होत नाही कामी पुरुष ज्याप्रमाणे स्त्रियांचे ठिकाणी रवमाण होऊन राहतात त्याप्रमाणे तो परमात्म्याचेच ठिकाणी रत होतो त्या ठिकाणीमुळे भेदच नसल्यामुळे परस्परापासून घडणारा बंद होत नाही त्याला इच्छा मात्रे करून हव्या त्या वस्तूची प्राप्ती होते तथापि त्याविषयी आश्चर्य वाटत नाही तेथे असत्यरूपी अधर्माता संपर्कही नसतो व परमात्म्याविषयी कोणत्याही प्रकारचा संशय राहत नाही योगाचे रूपी फल त्या ठिकाणी प्रत्यक्ष मिळते या गृहमध्य प्रदेशी धारणा करणारेही कित्येक योगी उत्कृष्ट अन्नपान आसने मंदिर आणि साधारण गृहे यांचा अवलंब करतात व सुवर्णादिकांच्या अलंकारांनी शरीर विभूषित करून सर्व प्रकारच्या वासनांच्या तावडीत सापडतात आणि त्यामुळेच त्यांना संसारचक्रात गिरक्या घालाव्या लागतात काही योगी आपल्या सर्व वासनांचा परमात्म्याचेच ठिकाणी लय करणे योग्य समजतात पण हे कार्य करण्यात कित्येकांना अत्यंत क्लेश वाटतात वा, व्यासनारदारी कित्येक योगी केवळ योगधर्मनिष्ठा असतात दुसरे कित्येक बाह्यवस्तूंच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे परमात्मप्राप्ती विमुख व म्हणूनच आत्मवंचन करणारे असतात ह्यामुळेच त्यांच्या पुण्यरूपी द्रव्याचा क्षय होतो व त्या योगाने ते दुःखी बनतात धर्मनिष्ठ योगी मात्र सदैव सुखीच असतात कारण त्यांच्या पुण्याचा क्षय झालेला नसतो आत्मवंचन करणाऱ्या लोकांना इहलोकी श्रम भीती मोह तीव्र क्षुधा आणि द्रव्यलोभ यांचा संबंध चढतो आणि त्या योगानेच हे आज्ञलोक मोहाच्या फेऱ्यात सापडतात ह्या लोकामध्ये धर्माधर्म आचरण करणाऱ्या लोकांच्या अनेक प्रकारच्या वृत्ती आहेत धर्म आणि अधर्म या उभयतांच्याही स्वरूपाचे ज्याला ज्ञान होते त्या सुज्ञ पुरुषाला पातका, पातकांचा स्पर्शही घडत नाही दांभिकपणा वंचकता चौर्य परनिंदा असूया परपीडा हिंसा दुष्टपणा आणि असत्य याचे अवलंबन करणाऱ्या योगाचे तप क्षीण होऊन जाते आणि तो ज्ञानसंपन्न पुरुष याचे अवलंबन करीत नाही त्याच्या तपाची अभिवृद्धी होते धर्म आणि अधर्म एकद्रूपी जी कर्मे त्या संबंधाचे अनेक प्रकारचे विचार इहलोकीच करायचे असतात कारण इहलोक हीच कर्मभूमी आहे येथे शुभाशुभ कर्म केले म्हणजे तदनुरूप फल मिळते अर्थात शुभकर्म केले म्हणजे शुभफल प्राप्त होते व अशुभकर्म केले असता अशुभफल मिळते या लोकांमध्ये पूर्वी तप इष्ट असलेल्या शुचिर्भूत अशा ब्रह्मादी देवता व ऋष्यादी गण यांनी याग केल्यामुळे त्यास ब्रह्मलोक प्राप्ती झाली इहलोकी वास्तव्य करून आत्मज्ञान संपादनरूपी पुण्य करणारे जे लोक तेच सर्वाहून अत्यंत पवित्र शुभकार आणि उत्कृष्ट अशा भ्रूमध्यरूपी प्रदेशात परब्रह्माच्या रूपाने प्रकट होतात अर्थात परमात्म स्वरूपी बनतात पण तसे घडण्यास यांना योगनिष्ठ बनावे लागते याविरुद्ध वागणारे लोक काही अल्पायुषी बनतात व काही तिर्यक युनेमध्ये उत्पन्न होऊन या भूतलावर नाश पावतात ते मोह आणि लोभ यांनी व्याप्त झाले असल्यामुळे परस्परास विळंगृत करण्याच्या कामी घडून गेलेल्या असतात व त्यामुळे त्यांना या संसारातच घिरट्या घालीत राहावे लागते त्यांना प्राप्ती न झाल्यामुळे ते भ्रूमध्य रूपी उत्तर दिशेप्रत पोहोचत नाही ज्यांनी आपली काया वाचा आणि मन ही परब्रह्माचेच ठिकाणी जडविली आहेत व जे शमदमादी नियमांचे आचरण करून गुरुची उपासना करतात त्याच विवेकशक्ती संपन्न पुरुषांना निर्गुण ब्रह्मप्राप्तीचे द्वार जे सगुण ब्रह्म त्याचे ज्ञान होते या हा वेद प्रकाशित धर्म मी तुला संक्षेपाने कथन केला। हे धर्म अधर्म जाला ज्याला समझता तो बुद्धिमान होष्मा राजा या भृगूं संगितर प्रतापशाली परमधर्मनिष्ठ वरद्वाजा ने भृगुमुनी पूजन के लिए अस्तु महाज्ञान संपन्न राजा या याप्रमाणे मी तुला जगताच्या उत्पत्ती स्थानाविषयी सर्वही माहिती सांगितली आता आणखी काय ऐकण्याची तुझी इच्छा आहे ओण तात्स